पहिला अध्याय, अध्याय मी स्वीकार करणार नाही कारण ग्रहस्थाश्रम हा जाळ्याप्रमाणे आहे द्रव्य चिंतेने व्याप्त झाले असता त्यांना सुख कसे वाटणार निर्धन आणि लोभी लोकांना स्वजनांचीच पीडा होत असते त्रैलोक्याचे वैभव मिळूनही इंद्रही सुखी नाही मग सुखी होणार एखाद्या तपसव्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्र नित्य विचार ब्रम्हदेव सुखी नाही मनोहर लक्ष्मी प्राप्त झाली असूनही विष्णूला सुख नाही कारण त्याला नित्य असुरांशी संग्राम करावा लागतो तो रमापतीही दुर्धर तपश्चर्या करीत असतो शंकरालाही दैत्यांशी युद्ध करावे लागते म्हणून तपश्चर्या करूनही तो दुःखी आहे धनवान लोभामुळे सुखाने निद्रा घेत नाहीत निर्धनाला सुख नसतेच तेव्हा मा, हे महाभाग्यवान जाणून बुजून माझ्यासारख्या औरसपुत्राला महाघोर आणि दुःख संसारामध्ये का पाडत आहात जन्म जरा मरण आणि मूत्रपुरी समय गर्भवासही सर्व दुःखदायक आहेत तृष्ण आणि लोभामुळे जास्तच दुःख होते याचनेमध्ये तर मरणापेक्षा जास्त दुःख विप्रतिहाच्या योगाने धन धनसंचय करतात बुद्धी सामर्थ्यावर नाही पण दुसऱ्यापासून द्रव्य मिळण्याची आशा करणे हे पराकाष्टेचे दुःख आहे अपमानरूप हे मरण रोज संभवते वेदशास्त्रे पडूनही ज्ञानी धनिकांची स्तुती करावी लागते पण संतोष असला म्हणजे पाने मुळे फळे इत्यादी पदार्थांमुळे उदराची चिंता कशाला करावी पाया पुत्र पौत्र याच्या पोषणार्थ फारच दुःख सोसावे लागते मग त्यात अद्भुत सुख आहे कुठे हे योगशास्त्र आणि ज्ञानशास्त्र आपण मला कथन करा कर्मामध्ये मला बरे वाटत नाही प्रारब्ध संचित वर्तमान कर्म ज्याच्या योगाने नाहीसे होईल असा उपाय कथन करा स्त्री ही जळवे प्रमाणे रक्त शोषून घेते पण मोहश पुरुषाला तेव्हा तिच्यासारखा दुसरा चोर कोण निद्रा सुखाचा नाश करण्याकरता दैवाच्या कचाट्यात सापडल्यामुळे मूर्ख पुरुष स्त्रीचा स्वीकार करतो पण त्यामुळे दुःख आणि सुख काहीही होत नाही हे भाषण ऐकून व्यास दुःख करू लागले आणि मी आता काय करू असे म्हणून अश्रू गाळू लागले त्यांच्या शरीराला कंप सुटून त्यांचे मन खिन्न झाले दुःखी होऊन पिता शोक करीत आहे हे पाहून शुकाचे नेत्र विस्मित झाले तो व्यासाना म्हणाला अहो काय हे मायेचे सामर्थ्य हो। ज्याचे भाषण वेदयुक्त आहे आणि वेदांत शास्त्राचा जो करता आहे तो सुद्धा मायेने मोहित झाला आहे या व्यासा सारखा विद्वान महापुरुषाला मोह पाडणारी ही माया खरेच अनिवार्य आहे तिला जिंकणे दुष्करच पुराणांचा वक्ता भारताचा निर्माता वेदाचे विभाग करणारा व्यास तोही मायेने मोहित झाला मैत्रांची गोष्ट कशाला ब्रह्मा विष्णू महेश्वर हेही जिला शरण जातात त्या देवीला तोही शरण जातो ब्रह्मा विष्णू महेश्वर इत्यादी पुरातन देवही जिच्या योगाने मोहित होतात मक्त्या मायेने मोहित न होणारा पुरुष त्रैलोक्यातही आढळणार नाही खरोखर हे कार्य सामर्थ्य आणि वीर देवीने निर्माण केले आहे सर्वज्ञ आणि समर्थ विष्णू यालाही मायेने वश केले पुराणे म्हणतात व्यासमुनी विष्णूच्या अंशापासून निर्माण झाला आहे तोही नौकाभ्न झालेल्या व्यापाराप्रमाणे दुःखाच्या महासागरात मग्न झाला आहे सामान्य जनाप्रमाणे मोहित होऊन अश्रुढाळीत आहे काय ही, ही।, ही माया सामर्थ्य पंडितही ते दूर करू शकत नाही अहो मी कोण हा कोण आणि पंचमहाभूताच्या देहाविषयी खरोखरच ही माया बला कारण हिने व्याप्त केल्यामुळे द्विज कृष्णद्वैपायन रोदन करीत आहे सर्वाचे कारण असलेल्या त्या देवाला नमस्कार करून शोकमग्न दीन पित्याला उद्देशून आण पासून उत्पन्न झालेला शोक म्हणाला हे पराशर पुत्र सर्वांना बोध करणारे तुम्ही स्वतःच कामरे शोकमग्न होता आज अपला मी आपला अपन पुत्र आहे पूर्वजन्मी कोण होतो समजत नाही मी कोण आपण कोण आपल्या ठिकाणी उत्पन्न व्हावा आपण धैर्याने अवधान द्या खिन्न न होता या मोहजालाचा त्याग करा क्षुध आणि तृष्णा यांची निवृत्ती अनुक्रमे भक्ष आणि उदप यांनी होते पुत्रदर्शनाने होत नाही सुगंधाच्या योगाने घाणेंद्रिय आणि श्रवणाच्या योगाने कर्णेंद्रिय जन्य सुख प्राप्त होते स्त्रीच्या योगाने स्त्री सुख प्राप्त होते पण मी पुत्र आपल्याला काय सुख देणार पशुची इच्छा करणाऱ्या हरिश्चंद्र राजाला अजिबार यज्ञाकरता मौल्य देऊन आपला पुत्र अर्पण केला म्हणून द्रव्य हे सुखाचे साधन आहे तेच सुख समृद्धी करते तेव्हा सुख हवे असल्यास द्रव्य संपादन करा ज्ञानोपदेशाने आपण मला जागे करा म्हणजे मी या गर्भवासापासून भयमुक्त होईल हे निष्पाप उत्पन्न उत्तम ब्राह्मण कुलात होणारा जन्म दुर्लभ आहे मी बद्ध आहे अशी बुद्धी मजपासून दूर जात नाही ना नाही न सोडणारी बुद्धी संसारूप वासनाजाला खिळून राहिली आहे चतुर्थाश्रमाकडे कल असलेल्या शुकाला व्यास म्हणाले हे महाभाग्यवान पुत्रा मी रसलेले पुराण भागवत तु कर। ते वेदतुल्य शुक पुराण फार विस्तृत नाही त्यास बारा स्कंद आहेत ते पुराणांचे आणि पाच लक्षणा युक्त आहे। ते भागवत श्रवण केल्यास या जगात सत्य काय आणि मिथ्या काय याची समजूत होते आणि अनुभवाला येते बालरूप विष्णू वटपत्रावर चयन करीत असता मला बाल्यावस्था का प्राप्त झाली हे मला कसे समजेल असा विचार करीत असतानाच भगवतीने त्या महात्म्याला अर्ध्या श्लोकात सर्व अर्थ असणारे कथन केले माझा वाचून दुसरे सनातन चैतन्य नाही हा तो श्लोकार जाणूनही ही सत्यवाणी कुणी उच्चारली म्हणून तो चिंतन करू लागला ही वाणी उच्चारणारा पुरुष स्त्री किंवा नपुंसक आहे हे मी कसे जाणव चिंताक्रांत होऊ नये त्या श्लोकार्धाचा त्याने मनात विचार केला वटपत्रावर शेलोकार शंखचक्र गदा पद्म ही आयुधे धारण केली होती दिव्य वस्त्रे तिने परिधान केली होती तिला अनुरूप अशा सख्या भोवती होत्या ती शुभवदना महालक्ष्मी हास्य करीत विष्णू प्रकट झाली ती मनोहर देवी उदकामध्ये निराधार आणि स्थिर आहे हे पाहून विष्णू चकित झाला दया गती तुष्टी पुष्टी क्षमा लज्जा झृ आणि तंद्रा या सर्व शक्ती त्या महादेवीच्या आजूबाजूला उभ्या होत्या त्या सर्वांजवळ श्रेष्ठ आयुधे होती नाना होत्या, उदकामध्ये पाहून विष्णू विस्मयचकित झाला नंतर तो विष्णू मनात म्हणाला ह्या सर्व स्त्रिया कुठून प्राप्त झाल्या वटपत्रावर शयन करणारा मी कोठून आलो ह्या घोर महासागरामध्ये वटभृक्ष कसा उगवला शुभ रूपाने युक्त असलेल्या मला शिशू करून ह्या वटपत्रावर कुणी ठेवले ही माझी जननी आहे का माया आहे? कोणत्या देवाने आणि कोणत्या हेतूने मला हे दर्शन दिले आता मी काय बोलावे कोठे गमन करावे का कोठेच जाऊ नये अथवा बालपणाने मौन धारण करून दक्षतेनेच राहावे का कसे अध्याय पंधरावा समाप्त